पुस्तक भारतकन्या कन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे शेवटची सफर पहिल्या अंतराळ मोहिमेनंतरचे कल्पनाचे जीवन पहिल्या अंतराळ प्रवासानंतर कल्पना एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व झालं होतं ती पहिली भारतीय किंवा आशियन स्त्री होती जिने अंतराळ प्रवास केला होता एकोणीशे मध्ये रशियाची व्हॅलेंटिना टेरेश ही अंतराळात जाणारी पहिली स्त्री होय एवढी मोठी उंची गाठल्यानंतर देखील कल्पनाच्या वागण्यात तूसभर फरक पडला नाही ती पूर्वीप्रमाणेच विनयशील व नम्र होती ती स्वतःहून अंतरावीर म्हणून स्वतःची ओळख करून देत नसे तिचे जीवन नेहमीप्रमाणे शांततेत चालले होते तिच्यासाठी अजूनही ती केवळ कल्पना होती एसटीएस सत्याऐंशी या स्पेस फ्लाईंगला प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धीच्या झोतात आणले होते कल्पना मात्र फ्लाईंग क्लबवर लोकांना नेहमीप्रमाणे भेटत असे जेव्हा लोक तिला विचारत की तुम्हाला विमान चालवता येते का तेव्हा ती खटाळाप्रमाणे म्हणत असे माझ्यासोबत विमानात बसा आणि पहा ती नेहमीच आनंदी मदतशील व शिस्तीत राहत असे तिला राजस्थानी हाताने बनवलेल्या वस्तूंची आवड होती तिचे घर म्हणजे एक भारतीय पद्धतीने सजविलेला सुंदर नमुना होता त्यामध्ये राजस्थानी हाताने बनवलेल्या वस्तूंचा समावेश क्लुप्तीने गेला होता ती सकाळी तिच्या पतीसमवेत जॉगिंगला किंवा पोहायला जात असे तसेच ती कुंडीतल्या रोपट्यांची निगा ठेवत असे तिच्या कारवर एक स्टिकर लावलेले लावत हो अंतराळ हि आप भविष्य हि शब्द त्या स्टिकरवर होत कल्पना अमेरिकी अनिवासी भारतीयांच्या गळ्यातला ताईद झाली होती तिला मिस इंडिया तिरुद मिळव हो तिला तिथ साजरे होणार निरनिराळी भारतीय सण व कार्यक्रमात भाग घ्यायला आवडत अस ती नेहमीच तिचे कुटुंबीय शिक्षक व मित्रांच्या संपर्कात राहत असिच्या पहिल्या अंतराळ प्रवासपूर्वी देखील कल्पना तिच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कर्नाल व चंदीगड येथील कॉलेजच्या शिक्षकांना भि संधी दवडली नाही ती नहमीच त्यांच्याशी टलीफोन किंवा ई मेलच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहत असिला आजवर भटल सर्व स्मरणिका स्मृतिचिन्ह कुटुंबियांच छायाचित्र देखील अंतराळ प्रवासात तिच्यासोबत नल्पनेला स्वतःच्या शाळकडून देखील प्रेमाचा प्रतिसाद मिळाला तिच्या पहिल्या अंतराळ संध्याकाळी तिच्या शाळेत प्रत्यक्त विद्यार्थ्यांनी विशेष पद्धतीन बनविला टी शर्ट परिधान कलि त्यावर लिहिल होत की टागोरच्या शाळच्या विद्यार्थ्यांना कल्पनाचा अभिमान आह ते सगळे शाळेपासून कल्पना स्टेडियम पर्यंत चालत गेले जिथे कर्नाल चे सर्व प्रतिष्ठित मंडळी येऊन त्या ऐतिहासिक क्षणाची ग्वाही देणार होते कल्पना ज्या घरात राहिली होती त्याचे नवीन बंगल्यात रुपांतर करण्यात आले होते संपूर्ण बंगला रोष नाईने होता विजय सेठिया यांनी त्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद द्विकृत करण्यासाठी मिठाई वाटली अंतराळचा प्रवास झाल्यानंतर खरे पाहता तिला भारतात यायचे होते पण आतंकवाद्यांच्या हल्ल्याच्या शंकेने युएस सरकारने तिची विनंती अमान्य केली ह्यस्टन येथील इंटरनॅशनल स्पेस स्कूल फाउंडेशन हे जगभरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करीत असत ज्याचा भाग म्हणून तिथे विद्यार्थ्यांना अंतराळ प्रशिक्षण पाहायला मिळत स्वतः जातीने अंतरावी त्यांना अंतराळ मोहिमेचे शिक्षण देतात कल्पना दरवर्षी स्वतःच्या शाळच टागोर बाल निक्तनातून दोन विद्यार्थी या जागेला भेट देऊ शकतील असा कल्पनानिपायंडा घातला या प्रकारे तिने तिचे योगदान दिल विद्यार्थ्यांना आमंत्रित करण ही एक आंतरराष्ट्रीय स्पेस स्टिनच्या पूर्वतयारीचा भाग होता ज्याची नासा सध्या जुळजुळ करीत होता आठवड्याच्या अखेरीस भारतीय विद्यार्थ्यांना कल्पना व जेपी कडून आमंत्रित करण्यात आले ते ज्यांचे खास अतिथी होते जेपी त्यांच्यासाठी बिर्याणी बनवत असे तर थी कल्पना त्यांच्याशी गप्पा मारत असे कल्पना तिच्या कल्पना दिदी म्हणून प्रसिद्ध झाली होती तिला वारंवार शाळा व कॉलेज कडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलण्यासाठी बोलावण्यात येतात असे ती तिच्या अवकाशातील अनुभव त्यांना सांगत असे ती विद्यार्थ्यांना नेहमी मोठी स्वप्ने पाहणे व त्यांच्या मागावर राहण्यासाठी प्रोत्साहित करीत असे ती विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष बोलत असे परिसंवादाच्या सत्रात ती शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित या दोन विषयांवर भर द्यावा असा आग्रह धरीत असे कारण तिच्या समवेत हे दोन विषय म्हणजे आधुनिक जीवनपद्धतीचा पाया आहे तिने त्यांना स्लाईड शोद्वारे तिच्या अवकाश सफरीचे दर्शन घडविले तिच्या पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे आणि आपण पृथ्वीचे विनाशापासून रक्षण करू शकतो साकार झाले स्वप्न स्पेस फ्लाईटची सर्व जोखीम माहीत झाल्यानंतर सहजासहजी कोणी अंतराळवीर अवकाशात जाण्यासाठी दजत नाही कल्पनावर मात्र याचा काही एक फरक पडला नव्हता अवकाशात जाऊन आल्यानंतर तिला असे कधीच वाटले नाही की आता तिचे काम संपले आणि तिने आता माजी अंतराळ म्हणून निर्वत आपले उर्वरित आयुष्य जगावे ती आगामी अवकाश महिमेबद्दल खूप उत्सुक होती ती नेहमी म्हणत असे कि मंगळ ग्रहावर पहिल्यांदा पाय ठेवणाऱ्या चमो ती असेल जेथे नासा येत्या दशकात एक तळ उभारणार होता ती नेहमीच त्या तांबड्या ग्रहावर जाण्यासाठी उत्सुक असून परत खात्रीशीर नव्हते एकदा ती म्हणाली की तिला अवकाशात ताऱ्यांसमवेत जीवन संपवायला आवडेल अवकाशात प्रवास करून आल्यानंतर देखील नासाचे अंतराळवीर हे कामात गर्क होते ते ह्युस्टन येथील नासाच्या कार्यालयात काम करीत होते बहुतेक अंतराळवीर हे सक्रीय सहभागी होण्यास उत्सुक होते काहींनी सल्ला समितीसाठी मिशन कंट्रोलमध्ये भाग घेतला होता इतरांनी कार्यालयीन कामे ज्यामध्ये कारखाने प्रयोगशाळा शाळा आणि कॉलेज यांच्याशी वाटाघाटी करणे यांचा समावेश होता आणि काहींनी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता नासाच्या अंतराळ कार्यालयात कल्पनाने अवकाश मोहिमेनंतर आपले काम व्यवस्थित बजावले नासाकडून तिला एक खास असे बक्षीस मिळाले कारण दोन भिन्न विभागातील दोन माणसांची कामे एकाच वेळी तिने केली होती एके दिवशी मिशन इन चार्जकडून तिला फोन आला त्यांनी तिला त्यावेळी चालू असलेल्या कामाबद्दल विचारणा केली तिने त्याबाबत सर्व तपशील दिला इन्चार्जने तिला आगामी अवकाश मोहिमेसाठी वेळ आहे का याबद्दल विचारले ते ऐकून कल्पनाला आश्चर्य वाटले व वा आनंदित झाली तिने त्वरित तिचा होकार कळविला यावेळी मात्र तिची फ्लाईट इंजिनिअर व विशन स्पेशालिस्ट म्हणून निवड झाली अखेरीच तिची बालपणापासून मनात घर केलेली महत्वाकांक्षा पूर्ण झाली तिला फ्लाईट इंजिनिअर हद मिळाल होते कल्पनाची पहिली मोहीम एसटीएस सत्याऐंशी हा थोड्याबळत फरकाणे अवकाशात उपकरणे हाताळणे व माणसांचा योग्य वापर करणे याबाबत अनुभव घेण्यासाठी होती आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन उभारणीच्या पूर्वतयारीचा तो एक भाग होता तिची दुसरी मोहीम एसटीएस 107, ही पूर्णपणे वैज्ञानिक होती सर्व अंतरावीरांच्या शरीरावर कुठला ना कुठला प्रयोग होणार होता त्यासाठी ते तत्पर होते एकेचाळीस वर्ष वयाच्या कल्पनासाठी ही दुसरी मोहीम होती आणि तेवीस वर्षांची कोलंबिया शटलची एसटीएस एकशे मोहिमेसाठी निवड झाली होती शटलच्या विविध तपासण्यांच्या कारणाने या मोहिमेला काही महिन्यांचा उशीर झाला शटलमध्ये जाण्यापूर्वी सर्व अंतरावीरांना स्पेस सूट घालून तीन तासांची प्रतीक्षा करावी लागली कल्पनाने दुसऱ्या मोहिमेसाठी सकाळी उठण्यासाठी संगीताच्या सिडी घेतल्या त्यात परवीन रवी शंकर आणि काही जेपीने सुचल्या होत्या तिने तिला मिळालेल्या शाळा कॉलेज नॅशनल सायन्स सेंटर नेहरू प्लॅनेटोरियम व एरो क्लब येथील सर्व स्मृतिजींना सोबत घेतले तिने तिच्या शिक्षकांना अर्पण केलेल्या एक पांढऱ्या सीलचा फलकही सोबत घेतला सुरुवात दुसऱ्या मोहिमेची या मोहिमेत रिफ हस्बंड हे कमांडर होते विल्यम मेकूल हे पायलट लॉरेल क्लार्क डेव्हिड ब्राऊन आणि कल्पना हे मिशन स्पेशालिस्ट होत मायकेल अनडरसन हलोर कमांडर तर इलवान रेमन हलोर स्पेशालिस्ट होते इलान रेमन हि पहिले इस्रायल अंतरावीर होत बाकी इतर सगळे अमेरिकन होते सोळा जानेवारी दोन हजार तीनला कोलंबियाने उड्डाण घेतले होते उड्डाणापूर्वी एक प्लास्टिक सदृश किंवा बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वस्तू फरशीने आच्छादलेल्या शटलच्या पंखावर पडली एक सूक्ष्म अशी चीर तिथे पडली जिथे ती वस्तू आढळली होती तेवढ्यात बुष्टर इंजिन सुरु करण्यात आले होते व त्याला थांबविण्याची काही सोय नव्हती तो प्रसंग दुर्लक्षीला गेला होता तेव्हा वाटले होते की पडलेल्या चिरेमुळे शटलला कुठलीही आपत्ती येणार नाही नंतर हीच बाब त्या प्राणघातक अपघाताची कारण ठरली शटल पृथ्वीच्या कक्षेत दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर एवढ्या उंचीवर व्यवस्थित नियंत्रित करण्यात आले नंतर सलग 15 दिवस ते पृथ्वीला विषुवृत्तला एकोणचाळीस अंशाचा सा कोण करून प्रदक्षिणा घालत पाय राहिले दुसऱ्या मोहिमेतील कल्पनाची कामगिरी कमांडर रिक हजबंड यांना शटल चालविण्यासाठी कल्पनाने मदत केली तिने बरेच प्रयोग केले खालील प्रयोगांचा समावेश होता एस्ट्रो Advanced Protein Crystal Facility Commercial Protein Crystal Growth Biotechnology Demonstration System ESS Biopac comes on modul kaajali nirmiticha prakriya sahit water mister fire suppression and structural of flame balls at labis number prayog mechanics of granular material vapor compression distillation flight experiment and zeolite crystal growth furnace कल्पनाने संपूर्ण मौमेद शटलवर ऐंशी प्रयोग केले त्यापैकी बारा प्रयोग यशस्वी ठरले हे सर्व प्रयोग करण्याचा उद्देश हा होता की पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण व वातावरण नसलेल्या स्थितीत जिवंत प्राणी वस्तू आणि नैसर्गिक घटना कशाप्रकारे आपले अस्तित्व कायम ठेवतात हे पाहणे उदाहरणार्थ एका मेणबत्तीच्या ज्योतीमध्ये दीडशे रासायनिक प्रक्रिया घडतात जे की पृथ्वीवर एक मामूली बाब आहे वातावरण व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडणाऱ्या बाष्पीभवनाचा प्रवाह हा या सर्व प्रक्रियांना समजून घेण्यासाठी अडथळा आणतो स्पलॅबमधील अद्ययावत सुविधांमुळे मेनबत्तीच्या ज्योतीमध घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास कल्पनाला करता आला स्प्रस लॅब ही लांबीला सात मीटर रुंदीला पाच मीटर व चार मीटर उंच असत त्यात शेगडी उपकरण परीक्षा नळी कॅमरा व संगणक असतात स्प्रसलॅबमध वातावरणातका दाब वैज्ञानिक प्रयोगासाठी जरुरी असल्याने तो कृत्रिमपण राखण्यात येतो स्प्रस लॅब ही पलो बिअस पी एका बोगद्याच्या माध्यमाने शटलच्या मिड डेस्कला जोडलेली असते प्रयोगाचा उद्देश हा होता की यंत्रातून प्रदूषणयुक्त धूर कसा येतो व काजळी कशी निर्माण होते हे जाणून घेणे होय अग्नी हा प्रत्येक इंजिन व कारखान्याला चालविणारा एकूलतायक एक घटक असतो कल्पनाच्या प्रयोगातून विमान व कारखान्यांसाठी अधिक प्रभावी इंजिन निर्मिती करणे शक्य झाले होते तसेच नको असलेली आग नियंत्रित करणे किंवा विजविणे विशेष करून विमान जहाज अवकाशयान व वाचनालय यासारख्या बंदिस्त जागेतील आग कमीत कमी खर्चात विजविन यांचा विचार झाला मिस स्प्रे हा एक सर्वात महत्वाचा असा अग्निविजविण्याचा जा भाग झाला आहा साम्रत घातक रासायनिक पदार्थ जे ओझोनच्या थराची हानी करतात त्यांच्यासाठी मिस स्प्र हा सुंदर पर्याय आह कल्पनाने शुद्ध व दोषरहित मिश्रधातू निर्माण करण्यासाठी तसे वातावरण प्रयोगाद्वारे तयार कल तिन वेगवेगळ्या पेशींच्या वाढींचा अभ्यास केला ज्यातून तिला पिकांची प्रत वाढवून प्रोस्टेट कॅन्सर कसा काबूत आणता येचो याचे ज्ञान मिळाले ज्या क्षेत्रात भूकंप पूर्व वादळ येण्याचा अधिक संभव असतो अशा ठिकाणच्या दगडाच्या संरणेचा अभ्यास मजबूत पायाबांधण्यासाठी उपयोगी ठरतो कल्पनाने इतर काही प्रयोगांमध्ये प्रगती केली जसे मोठ्या मुंग्या मासे कोळी मधमाशा रेशमी आणि उंदीर व सशासारख्या प्राण्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास आणि उमललेल्या गुलाबाच्या फुलांचे निरीक्षण शटलवरील सर्व यंत्रणांची व्यवस्थित तपासणी करण त्यांच्यातील बिघाडाचा अचूक शोध घेऊन त्याला दुरुस्त करण हे मिशनची फ्लाईट इंजिनियर या नात्यान कल्पनाच काम होते. कधी कधी ती कमांडरला शटल चालविण्यास देखील मदत करीत असशात जाताना एक फरनेस नाद्रुस्त झाली तेवढी वगळता बाकी कल्पनाच सर्व प्रयोगी यशस्वी झाले तिने व्हिडीओ कॅमेरा चालू ठवला होता ज्यामुळे पृथ्वीवरील लोक तिचे प्रयोग पाहू शकत होते तिने सर्व प्रयोगांचा निष्कर्ष मिशन कंट्रोलकडे पोहोचता केला असा दावा करण्यात येतो की पन्नास ते नव्वद टक्क्यांपर्यंत सर्व प्रयोगांची तपशीलवार माहिती मिशन कंट्रोलकडे सुरक्षित असून त्याचे पृथक करणेही झाले आहे शेवटचे क्षण दुसऱ्या मोहिमेतील काम करीत असताना सर्व अंतराळवीरांनी खूप आनंद घेतला इस्रायलच्या अंतरावीराने इस्रायलच्या अध्यक्षांसोबत व आपल्या कुटुंबियांसोबत वार्तालाप केला त्यांनी इस्रायलच्या प्रसारमाध्यमांशी देखील बातचीत केली सर्व अंतराळवीरांनी युएएसचे अध्यक्ष जॉर्ज बुश व इंटरनॅशनल स्पेस स्टनवरील तीन अमेरिकन अंतराळवीरांसोबत एक छोटासा परिसंवादाचा कार्यक्रम पार पाडला असे म्हटले जाते की सर्वात शेवट संदेश म्हणजे आमची मोहीम यशस्वी झाली आणि आम्ही सर्वजण सुखरूप आहोत हा होता कल्पनाने हा आपल्या मजलींना ईमेल पाठवला होता अवकाशातून दिसणाऱ्या सुंदर अशा नाईल नदीचे कल्पनाला कौतुक होते। दुर्दैव आणि तिचा तो शेवटचा ईमल होता शेवटचे दृश्य जे व्हिडिओ कॅमेऱ्यानिशन कंट्रोलला प्रक्षेपित कलि होत त्यात तर्वजण सुखरूप दिसल होत सर्व अंतरावीर एकमेकांची मस्करी करीत होते व पृथ्वीच्या परतीच्या प्रवासासाठी स्वतःला खुर्शीत बांधून घेऊन सज्ज झाल होत एक फेब्रुवारी दोन रोजी उतरण्याच्या ठरलेल्या वेळीच्या सोळा मिनिटे अगोदर कोलंबिया शटल दोन तुकड्यांमधे विभाजित होऊन टेक्सास राज्यात पडले आणि सातही अंतरावीरांचा त्यात अंत झाला त्यांचे मृत शरीर नंतर टेक्सास व फुरिडा राज्यात पडलिखा शटलच्या अवशेषांमधून शोधून काढण्यात आल कल्पनाच्या जीवनाचा अंत तिला हव्या त्या ठिकाणी झाला होता कल्पनाच्या पार्थिवाच दहनसंस्कार करून राख उटाह येथील नॅशनल पार्क व हिमालयावर विखुरण्यात आली कोलंबिया याचा तो अपघात कोलंबिया स्पेल शटरला एक फेब्रुवारी 2003 रोजी अपघात झाला ते शटल टेक्स्टाइसच्या वरील अवकाशात दुभंगले गेले पृथ्वीच्या वातावरणात शिरताना हा अपघात झाला कोलंबिया यानाचे लाँचिंग होत असताना फोन